सर्वप्रथम मी श्री रात विनंती करो कि डावजेकर डावजेकर विषय एक दोन शब्द सांगायचे म्हणजे मी आणि दातार एक दोन महिन्यापूर्वी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना विनंती केली की आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम करू इच्छितो पण पुष्कळची गाणी ही आमच्याकडे उपलब्ध नाहीत किंवा काही चित्रपटातल्या गाण्याच्या ध्वनीमधील काही निघाल्या नाहीत तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही म्हणाल ते सहकार्य मी तुम्हाला द्यायला तयार आहे आणि खरोखर त्यांनी ते सहकार्य अगदी आपल्यापणाने आणि आपल्यापणाच्या भावनेतून दिलेलं आहे आणि त्यामुळेच हा कार्यक्रम आज आपल्यापुढे होऊ शकतो इतका का तर इतका आता मी इतकं बोलून दातारांच्याकडे आजच्या कार्यक्रमाची तर आता दोन दिवंगत वसंत शांताराम देसाई आणि आत्माराम यांच्या स्मृतीसाठी एक दोन मिनटं आपण शब्द उभारवून शांतता पाहू श्री दत्ता डावजेकर यांचा जन्म एकोणीसशे साली झाला आज त्यांचं वय जवळजवळ अठ्ठ्याहत्तरच्या पुढे आहे आणि वयाच्या सतरा अठरा वर्षापासून म्हणजे एकोणीसशे पस्तीस सालापासून ते चित्रपटसृष्टीशी आणि संगीता क्षेत्राशी संबंधित आहेत आणि अजूनपर्यंत आजपर्यंत त्यांचं ते काम चालू आहे कालच ते दिवसभर रेकॉर्डिंगमध्येच होते असं त्यांनी मला काल फोनवर सांगितलं ते काम अजून त्यावर अजूनही चालू आहे या इतक्या दीर्घ कालावधीमध्ये त्यांनी अनेक लोकप्रिय भावगीत रथली संगीत दिलं चित्रपटांना संगीत दिलेलं आहे त्याचा थोडासा धावता आढावा आणि परामर्श आजच्या कार्यक्रमामध्ये दातार साहेबांच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर आता दादासाहेबांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करतो आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आज बालगंधर्वांचा जन्मदिन आहे बालगंधर्वांच्या गाण्याने आपण सुरुवात करू सुरुवातीला मी ठरवलं होतं की बालगंधर्वांचा अवघाची संसार लावायचा पण दोनच दिवसापूर्वी वसंत शांतराम देसाई यांचं निधन झालं ते बालगंधर्वांचे सल्लागार होते आणि ललित कला दर्शिमानी होते तर कार्यक्रमाची सुरुवात बालगंधर्वांनी गायलेल्या वसंत शांताराम देसाईच्या अमृतसिद्धी नाटकातल्या पदानी करूया आता आजच्या कार्यक्रमाची जी मला कल्पना सुचली तर काही महिन्यापूर्वी टेंबे यांनी या इथे सुधीर फडक्यांवरती एक अप्रतिम कार्यक्रम केला तो कार्यक्रम ऐकतानाच माझ्या डोक्यात विचारायला की अरे डावजेकर आणि भाटकरांवरती हे कार्यक्रम होऊ शकेल तर याचं कारण टेंब्यांच्यामुळे मी हा कार्यक्रम करायला उद्युक झालो आणि हे मी कार्यक्रम करतोय असं म्हटल्यावरती चेंबूरचे आमचे ठाकूर देसाई स्वतः टेंबे ह्या लोकांनी मला सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ती मदत आम्ही करू आपुलकीने इतक्या प्रेमाने सांगितलं की मी अक्षरशः भरवून गेलो त्याचप्रमाणे श्याम सामन म्हणून माझा मित्र आहे त्यांनी डावजेकरांच्या बोलपटांची यादी मला आणून दिली नंतर ठाण्याचे आमचे आठले म्हणून आहेत त्यांनी डावजेकरांची काही लोकप्रिय गाणी मला पाठवली की बाबा ही डावजेकरांची लोकप्रिय गाणे आहेत इतक्या लोकांनी मला सहकार्य देऊ केलं तर ह्या सर्वां म्हणजे मला प्रेम वाटतं मी काय त्यांचा आभार मानत नाही कारण ते आपलीच माणसं आहेत सर्व तर आता ह्याच्या एकोणीसशे पंचवीस साली महाराष्ट्रामध्ये एका गाण्याने फार हवा उडाला की ज्याच्या तोंडी तेच गाणं आणि बाबुराव आतऱ्यांपासून ते दे, बाबूराव देव भक्त सर्वांच्या तोंडी हेच गाणं आहो शिंक फुंकी गेला पाण्याचा रिकामा बंब पाण्याचा इंग्रजी बंब तर हे गाणं ज्याच्या त्याच्या तोंडी आणि हे नाटक होतं माधवराव जोशांचं या नाटकामुळे आनंद विलास नाटक मंडळीला एकदम प्रकाशात आले की ह्या नाटकामुळे त्या कंपनीला फार मोठं नाव मिळालं इतकं नाटक त्या काळात ते गाजलं आणि त्याच्यानंतर शांताराम कामतची रेकॉर्ड निघाली अहो सिंग फुंकी गेला इंग्रजी बम हे गाणं ज्यांच्या ज्यांच्याकडे फोन होते त्या घरोघरी हे गाणं गेलं आणि त्या अतिशय लोकप्रिय झालं तर त्या म्युन्सिपालिटी नाटकावरती बोलपट काढायचं ठरवलं ब्रिलियंट पिक्चर्स तर के नारायण काळे त्याचे निर्माते होते तर त्याच्यामध्ये संबंध बाबूराव गोखले बाबूराव आपटे नंतर उषा मंत्री इतके मोठमोठ्या मोड़ म आपल्या दत्तोपण वैशंपायन शिवरामपन परांजपे म्हणजे विनोदी नट इतके चांगले चांगले लोकांनी कामं केले आणि ह्या बोलपटाची गाण्याची जबाबदारी डावजेकरांवरती सोपवली तर मला डावजेकरनं म्हणजे एक हे की ही संधी त्या काळात एवढे मोठमोठे मोड़ संगीतकार होते ही संधी तुम्हाला कशी मिळाली आणि ती जी गाणी इतकी लोकप्रिय घरोघरी गेलेली होती तर त्या गाण्यानं चाली देताना तुम्हाला काही दडपण आलं का नमस्कार वास्तविकता माझ्यापेक्षा खूप चांगले संगीतकार त्यावेळेला होते आणि त्यांना संगीत द्यायला काही हरकत नव्हती पण मला तर वाटत कि ते हा पिक्चरचा विषय जो हो आहे नाटकाचा आणि पिक्चरचा त्या विषयाकडे बघून कदाचित संगीतकारांनी नाकारलेलं असावं की आता म्युझिक आपण करू नये अशी एक शंका मला मनात आली आणि दुसरं म्हणजे मी त्यावेळेला म्हणजे वाटवेचा तबलजी होतो गजानन वाटवे मी आणि आमचा एस के कुलकर्णी म्हणून एक आर्टिस्ट पडद्या रंगवणारा आम्ही एका रूममध्ये पुण्याला राहायचे डेक्कन निमखान्यावर हिरॅक होम नावाची एक जागा होती तिथे <us> तर फावल्या वेळात आमचा था उद्योग काय की ते नुसक्या कुळकर्णीने थिएटरचे पडजे रंगवायचे हातगाड्या वाटवेने पेटी घेऊन गाण्यांना चाली लावत बसायचा खोलीमध्ये आणि मी आपल्या हाताला येईल ते तबला समजून त्याच्याबरोबर डब बडवीच बसायचा असा आपला कार्यक्रम किंवा मग संध्याकाळ की लकी रेस्टॉरंट आहे तिथे लकी रेस्टॉरंटमध्ये जायचं एक आणला चहा मिळायचा तिथे चहा मागवायचा आप्पा कुळकर्णी स्केचबुक खिचातून काढायचं आणि चहा प्यायला आलेल्या लोकांचे स्केचेस करत बसायचं आणि वाटवेनी आणि मी तरुण मुलींच्या तोंडाकडे बघत बसायचं असं आमच्या तिकडे उपद्याप चालायचे तर मग मला पिक्चरला असं असं बाबराव गोखलेंनी बोलवलं की अरे डावलेकर पिक्चर निघतं त्याला म्युझिक द्यायचं ठरलेलं आहे नाही त्यांनी नाही बोलवलं चुकलं प्रोड्युसर कोष्टी नावाचे जे होते ते माझे मित्र होते पण ते कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी मला कॉलेजच्या नाटकाचं संगीत द्यायला बोललं होतं दोन तीन नाटकांचं आणि मी ते केलेलं होतं त्यांचं मला मुंबईला पत्र आलं कोष्टींचं की तू पुण्याला निघून ये तुला मी माझं पिक्चर काढतो त्याचं संगीत द्यायचं ठरवलेलं आहे मग मी पुण्याला आलो आणि मग कोष्टींना भेटलो त्यांनी मला केनारायण ने काळ्यांच्याकडे नेलं ने तर मला म्हणाले की तुम्ही असं असं संगीत देऊ शकाल काय मी म्हटलं होय जरूर देईल माझी फार इच्छा आणि मग त्या अमक्या गाण्याला गाण्याची चाल कोणी कोणाची पा, वार आपवला वगैरे वगैरे मी थाप मारली सरळ म्हटलं माझीच चालती ती खरी चालवते वाटवेंची चालवती हो पण असं खोटं बोलून मी ते पिक्चर मिळवलं आणि त्या पिक्चरचं संगीत केलं आणि त्या पिक्चरमध्ये हे गाणं आहे शिंगफुंकीचा आला पाण्याचा विंग्रजी बंबू आणि शेवट शेवट शेवट शेवट की शिंगपुंकी गेला पाण्याचा रिकामा बंबा असे आहेत असे कोणते गाणं आहेत ते तर त्या ह्या गाणं त्या काळात इतकं लोकप्रिय झालं की त्याच्यातली एक ओळ म्हण मन म्हणून हे झाली आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी त्याच्यावरून एक ती म्हण झाली आणि दुसरं त्याच्यातले संवादसुद्धा इतके चांगले होते की धेनुवल्लभ कपिला अशा संवादाच्या ध्वनिमुद्रिकासुद्धा त्या काळात निघाल्या तर आता आपण शाहीर नानवडेकर यांनी गायलेलं हे गाणं ऐकूया ते सरकारी पाहुणे बोलपट्यातलं घेतलेले एकोणीसशे बेचाळीस सालातलं गाण्याचं नाव आहे ह्यो हो ह्योच माझा अर्थात मी तो दोनदा तीनदा बोलपट पाहिलेला होता बोल त्या बोलपटात त्यावेळेला काही हे गाणं मला ऐकायला मिळालं नाही कदाचित एडिटिंगच्या ह्याच्यामध्ये ते गाणं कट केलं असेल या गाण्याचा विशेष म्हणजे की ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या चाली एक मनशुद्ध तुझा गोष्ट आहे जो आणखीन अशा एक दोन तीन सिनेमातल्या चाली एकत्र करून ते गीत रचलेलं आहे असा पूर्वी एक प्रयत्न सुखाचा शोधमध्ये झालेला होता एकोणीसशे एकोणचाळीस साली दोघांच्या तोंडी एक गाणं आहे त्याच्यामध्ये कुंकू आणि नंतर प्रेमवीर धर्मवीर ब्रह्मचारी अशा चार ह्याच्यातली गाणी पण ती गाणी तशीच्या तशी घेतलेले होते होवळी फक्त एखादा शब्द इकडे तिकडे केला असेल पण ह्याच्यामध्ये समुद्र गाणं वेगळं लिहून घेतलं आणि ह्या ह्याच्यामध्ये तीन लोक एकत्र आले चिवी जोशी त्यांचे कथा विस खांडेकर त्यांचे संवाद आणि पटकाचा संवाद आणि काव्य कवी यशवंत असे तीन लोक ह्याच्यामध्ये एकत्र आले ते आता हे पोहर नावाच्या कुणी मुलांनी गायलेलं आहे पोवार मुलांनी गायलेलं आहे ह्यो माझा ऐका ना यो, यो, हिंदी सिनेमातलं गाणं माहिती आहे सावन का नजारे तर हे जसं आलं तसं चाल मराठी नाटकचुद्ध केली की त्यावेळेला मी शाळेमध्ये होतो काय एकोणीसशे त्रेचाळीस काय बेचाळीस एक्केचाळीस एक साला असेल कुठला तब एक नाशिकचे रके पटवर्धन नावाचे ग्रस्त होते त्यांनी हस्तांदोलन म्हणून एक नाटक लिहिलं त्या नाटकामध्ये त्यांनी ही चाल वापरली होती त्याचा असूच होता बग कशी झाली आहा अहा वागिण मज गमली डड डड डा कि त्या काळात मराठी नाटक पर ते परत ते ह्याच्या पुढचं जे गाणं घेतलेलं आहे ते वत्सला कुंटेकरनी गायलेलं आहे मेरी आखे सरकारी पाहुणे च्या पुढचं हे गाणं घेतलं ते सरकारी पाहुणे मधला तर आणि तो जोगाने गायलेला आहे जोग नेहमी सांगायचंय पुष्कळ ठिकाणी कि मी तालाला फार कच्चा होतो तर मला डावजेकरना विचारायचं की त्यांनी त्यांच्याकडनं तरणा कसं बसवून घेतला आणि दुसरं म्हणजे हा तरणा रचला गुण्हे तुमचे स्वतःच तुम्ही हे केला का यशवंतांनी रचून दिला तर या तरण्याबद्दल माहिती पाहिजे आणि जोगांकडून कसं बसून घेतला काय झालं विनायकरावने एक अशी सिच्युएशन सांगितली की स्टेटची डान्सर जी आहे तिची आलेली पाहुणी डान्सर आणि स्टेट चे हे जोग त्यांची जुगलबंदी एक होते आणि जो गाऊन तिला जुगलबंदीमध्ये हो हरवतात म्हणजे नृत्याची गाण्याची जुगलबंदी अशी आहे तर अर्थात तर गाणं कुठल्या भाषेत घ्यायचं तर मग शेवटी ठरलं की हिंदीमध्ये गाणं चालेल तर हिंदीमध्ये गाणं करायचं म्हणजे लेखक कोणी नाही ते पुण्यात मिळाला शाळाला हिंदीला विनायकरानं मी सुचलं सुचवलं की मीच गाणं शोधून गाडतो मी काय केलं मग माझ्याकडे हिंदुस्थानी संगीत पद्धतीची भातखंडेंची पुस्तकं होती पाच सहा भाग त्यांचे ती धुंडाळ धुंडाळ त्यातनं सुटेबल असे शब्द जे ती योग्य इथे ठरतील अशा तऱ्हेची शोधून एक चीज शोधून काढली नाचे संगीत नट ना वर भेक धरे तांडव नृत्य कर चीज त्या भैरव भागातली जपकालातली कृती त्या सापडली म्हटलं हे शब्द चांगलेच ते भैरव नृत्य नृत्य करत तांडव नृत्य करते वगैरे सत्यविषाचं वर्णन आहे चांगलं म्हटलं मग ती चीज घेतली तिला मी मग त्रितालामध्ये चाल लावली ह्याच्यात ह्या सीनच्या दृष्टीने आणि दोघांना शिकवले ते त्रितालाच काय की समेवरती कसं आहे ते दोघांना पुष्काळाला ना कळायचं नाही मग पुष्कळ दोघांना सांगितलं की अशी बोट हे करा नादेना नादे दे नादे ना दे, ना दे, दे, ना दे, दे किंवा एक दोन तीन चार एक असं करून वगैरे एकदा जग बसवलं पण जोगांना फार लवकर आलं आणि फार छान त्यांना ते गाणं बसलं वगैरे आणि पुढे मग त्याचं शूटिंग वगैरे करायचं ते केलं आम्ही चांगलं आलं मध्ये मध्ये मग नुसतंच शब्द टाकण्याचा मग मी तरणा पण घातला थोडासा यलेलम यले लम यले, यले यले याला आले असा करायचा वगैरे आणि तबल्याचे काही बोल पण टाकले होते वगैरे त्यामुळे त्या गाण्याला पण रंगत आली म्हणजे मग जसं तबल्याचे बोल म्हणले तशी ते नृत्यांगना नाच करून दाखवायचे तसं तारणा दोघांच्या तोंडातून बाहेर पडेल त्या लयकारीवरती ती नाच करायची असं ते करत करत करत कॉम्पिटिशनचा रंग वाढवत नेला होता आणि शेवटी तिथल्याची लय फार फास्ट होते इतकी फास्ट जेल लय होते की तिला नाचता येत नाही ती हारते असं काही सीन होता अशा त्यांनी ते गाणं केलं होतं आणि त्यावेळेला ते गाणं खूप पॉप्युलर झालं होतं कथानी न, ते कथा आणि संवाद मला वाटतं आणि पद्यरचना बाबुराव गोखलेंची होती तर हे जे गाणं आहे ते मी म्हणेन तुझा ला दादा दादेटले लतानी गायलेले त्यावेळेस लाव त्या प्रत्येक गाण्यात तुम्हाला डावजे ग्रांत काही ना काहीतरी वेगळे पण दिसेल कुठेही साधारण तुम्हाला तोचतोच म्हणा आढळणार नाही आता याच्या पुढचं जे गीत आहे ते माझं बाळ बोलपटातलं आहे एकोणीसशे त्रेचाळीस सालातलं चला चला नवबाला हा लताने कोरस गाणं म्हटलेलं आहे तर ह्या कोरस मध्ये कोण कोण होता लता बरोबर त्याच काय झालं की एकोणीसशे ऑगस्ट मध्ये आमच्याकडे लता नोकरीला राहिली आमच्याकडे मन म्हणजे नवयुग स्टुडिओमध्ये ज्या वेळेला सरकारी पाहुणे पिक्चर काढलं त्यावेळेला नोकरी राहिली पंच्याहत्तर पगार ठरला वगैरे पण त्या सरकारी पाहुणे पिक्चरमध्ये तिला गायला कुठे स्कोप मिळाला नाही त्याच्यानंतर माझं बाळ पिक्चर निघालं ते विनायकराव जेव्हा पुणे सोडून कोल्हापूरला गेले प्रफुल्ल पिक्चर्स नावाची संस्था काढली आणि तिथे माझं बाळ पिक्चर सुरू केलं मग त्याच्यात काहीतरी तिला स्कोप मिळावा म्हणून त्यांनी ठरवलं तर हो त्यात मग एक सीन विनायकांनी लिहून घेतला खांडेकरांच्याकडून की एक लहान मुलांची संस्था आहे अशी आणि पैशासाठी त्यांची मिरवणूक चालली आहे रस्त्याने गात चाललेत पैसे गोळा करण्यासाठी वगैरे असा एक सीन लिहून काढला आणि त्या सीनमध्ये हे गाणं टाकलं होतं की चला चला नवबा आला गुंफू चला सुममाला असे काहीतरी सुरुवातीचे शब्द आहेत त्यात लता गायलेली आहे आशा गायली आहे मीना गायली आहे उषा गायलेली आहे बाळचं फार लहान होत्या वेळा म्हणजे त्याला चालताच येत नव्हतं पायाचा विकार होता पण तरी सुद्धा त्याला त्यात घेतलेलं आहे आणि मीनाक्षीबाई शिरोडकर ज्या होत्या त्यांचं काम होतं पिक्चरमध्ये त्यांनी ते गाणं लीड केलंय म्हणजे त्या म्हणत आल्या आहात निशान घेऊन त्याचं आणि पाठीमागून मुलं गात चालली एक छोटसा सीन नवीन तयार केला होता ते हे गाणं किसा खांडेकरांचे आणि बोल हा बोलपट ज्यावेळेला रिलीज झाला तर बॅरिस्टर केफ नरिमन त्याने हा बोलपट पाहिला त्याच्यात दादा साळवी वकिलाचं काम करायचं आहे त्यांची शब्दाची फेक बघून नरिमन इतके खुश झाले की हो <laughs> म्हणाले ता मराठी ही कोर्टाची भाषा सुद्धा व्हायला हरकत नाही आणि आता त्यांनी लहान मुलांचं सांगितलं तर आता मला त्यांना आणखीन एक विचारायचं प्रफुल्लची बाळ ही काय बांधलेली काय <coughs> असायचं की प्रफुल्ल पिक्चर्स जी स्थापन झाली ती शालेनी सिनेटोर म्हणून एक कोल्हापूरला मोठी जागा आहे स्टुडिओची तिथे स्थापन झाली कंपनी आणि तिथून गाव जरा दूर आहे कोल्हापूर सिटी शहर तर कंपनी व्यवस्था अशी केली होती की एक दोन तीन विक्टोरिया ठेवल्या होत्या आणि सकाळी त्या व्हिक्टोरियाला प्रत्येकाच्या घरोघर जायच्या जा म्हणजे चीफ ऑफ द डिपार्टमेंट्स लोकांच्या किंवा हिरो हिराइन किंवा गायक चांगले वगैरे आणि आम्हाला गोळा करून ती विक्टोरिया नऊ साडेनऊपर्यंत स्टुडिओ यायची आणि पण तसं संध्याकाळी सोडायचे घरोबर नेऊन तर मी लता बेबी आचरेकर आणखीन कोणतरी दादा साळवी कधी असायचे कधी विष्टपण जोग असायचे वगैरे असे आम्ही स्टुडिओ सकाळी नऊ वाजता पोचायचे तर कार्यक्रम पो असा असा असा की स्टुडिओत आम्ही उतरलो ते विक्टोरियातून की मी लता एका बाजूला आणि बेबी आजसेकर माझ्या दुसऱ्या बाजूला आणि मी तिघं जण आम्ही गप्पा मारत टवाळ्या करत तर शालिनी स्टुडिओच्या संबंध आवाराला एक फेरी मारायची आणि तो स्टुडिओ एवढा मोठा होता आवार जातं की जवळजवळ पाऊन तास लागायचा एक फेरी मारायला तर एवढा कार्यक्रम केला की मग आम्ही म्युझिक डिपार्टमेंटमध्ये माझ्या रूममध्ये मी जाऊन बसत असेल तर ते वसंतराव जोगळेकर दिग्दर्शक होते याचे कुठलं पिक्चर आहे आता तुम्ही सांगितलेलं चिबुकला सांगसा हा त्रिमुकला संसारचे दिग्दर्शक वसंत ढवळेकर होते ते फार विनोदी आणि टवाळक्या करण्यात आमचा तर ते आम्हाला छट्टेन म्हणायचे आली प्रफुल्लची बाळ आली बरं का मधलं जे अतिशय गाजलेलं त्या काळात चंदेरी दरिया मीनाक्षी एक वेगळी भाषा दिली की चित्रपट संगीत म्हणून का का दा एक काहीतरी वेगळे पण जाणवायला लागले आता आपण जी पाच सहा गाणी ऐकली त्याच्यात आपण आपल्याला जाणवत की ह्याच काळातली इतर संगीतकारांची जर गाणी आपण ऐकली तर त्याच्यामध्ये नाट्यसंगीताचा एक प्रभाव स्पष्टपणे जाणवतो की नाट्यसंगीत आणि चित्रपट संगीत आपल्याला कळत नाही आता विशेषतः योगायकांनी डावजेकर साहेबांचा पहिला पिक्चर म्युन्सिपालिटी तर आता हे नाटक त्या अतिशय गाजलेलं त्याची गाणी अतिशय गाजलेली आणि ते ज्याला आपण म्युन्सिपालिटी चित्रपटाचं संगीत ऐकतो त्याला आपल्याला जाणवतंय काहीतरी वेगळं आहे नाटकापेक्षा तर हे करण्यामागे दत्ता डावजेकर साहेबांचे काय प्रयत्न होते किंवा त्यांचा काय उद्देश होता त्यांनी त्यादृष्टीने काय प्रयत्न केले या जरा डावजेकर साहेबांनी बोलावं म्युन्सिपालिटी हे नाटक जे होतं माधवराव जोशींचं ते काय मी पाहिलेलं नव्हतं म्हणजे पुण्यात असून ते नाटक तांगला गाजलेलं असून मी कधी नाटक पाहायला गेलो नाही पण काय होते की आता बोलपटामध्ये गाणी घालायची किंवा ओगाणी गाणी यायची तर एक टेम्पोचा मोठा फरक असतो की नाटकाचा जो टेम्पो असतो डायलॉग बोलण्याचा किंवा गायचा तो आणि सिनेमातील जो सीन्स आणि सीन मध्ये येणारं गाणं आणि त्याचा टेम्पो म्हणजे स्पीड या दोन्ही टेम्पोमध्ये फार फरक असतो तर ते नाटकाचा टेम्पो मला काय कल्पना नाही कसा असेल तो किंवा कसा असावा त्यावेळेला पण मी माझ्या सिनेमाच्या टेम्पोप्रमाणे करत गेलो की मला काय सवय की एखाद्या गाण्याला जर चाल लावायची किंवा गाणं घालायचं एखाद्या सीनमध्ये तर त्याच्यावरचा सीन मी अगोदर वाचीत असे कम्प्लीट आणि गाणं संपल्यावर पुढे कुठला सीन येणार आहे हे पण मी वाचत असे त्या संबंध प्रवासात मला कल्पना आहे की पिक्चरचा टेम्पो इथे कशा तऱ्हेने चालू आहे फार जलद आहे का स्लो आहे का मध्यम आहे विनोदी आहे का आणखीन कसा आहे था की सिरियस आहे की रागीट आहे वगैरे ते कल्पना येत असे म्हणून मी वरचा आणि नंतर येणारा सीन आहे दोन्ही सीन्स वाचून नंतर मग मी गाण्याला चाललं होतं असे अशा तऱ्हेने हे केलेलं आणि ते सीन वाचल्यानंतर उदाहरणार्थ हे शिंग फुंकीत गेला हे गाणं वाचल्यानंतरच कळलं की हे गाणं महाविनोदी गाणं आहे आणि हे टवाळकी करणारं गाणं आहे म्युन्सिपालिटीची टवाळकी करणारं कारण म्युन्सिपालिटी तुम्हाला माहिती आता एक आ, आ चा मुकादम असतो पहाटे उभा असतो रस्त्याच्या बाजूला आणि केर काढणाऱ्या झाडणाऱ्या सगळ्या महारणी असायच्या त्यावेळेला म्हणजे त्यावेळेची गोष्ट सांगतो एकोणीसशे सालची एकोणीसशे सालची वगैरे आणि त्यांच्या ती जो नेमलेला असायचा तर बहुतेक मुसलमान जातीचा असायचा आणि त्याची नजरे वाईट असायची आणि तो पान खाऊन चुंकणारा त्या बँकेच्या टिंगल म्हणजे बहुतेक विनोदी सगळं असायचं घाणेड्या विनोदाचं तर तशा तऱ्हेचं ते सगळं गाण्याचा सीन होता शिंगपुंकेत गेला त्याच्या मुकादबाने पण असं विनोदने सगळं गाणं म्हणलेलं येते मिन्सिवडि टिंगल के सगळी त्या बंबवाल्यांची वगैरे त्यामुळे त्या स्पीडमध्ये त्या ढंगाने त्या गाण्याला मी चालवली त्यामुळं नाटकाची गाणी गेय जास्ती असतात गेय म्हणजे पहिली वेळ म्हणल्यानंतर दुसरी मनुष्य नॅचरली गातो दुसरी वेळ संपन्हा पहिली वेळ गातो तसं सिनेमाचं येत होत नाही अर्थात भावगीतासारखे ज्या चाले असतील सिनेमात विषय तर सुधीर फडके असं भावगीत टाईप सगळे जणांची सिनेमातली गाणी आहेत आत्तापर्यंत सिनेमॅटिक किंवा सिनेमाच्या टेक्निक असलेली गाणी त्यांनी दिलेली नाहीत पण भावगीत टाईप आहेत आणि त्यामुळे गाणी खूप पॉप्युलर झालेले आहेत माझं काय होतं की मी सिनेमा टेक्निक सिनेमाच्या टेक्निकप्रमाणे चाले करतो म्हणजे शब्दाशब्दाला मी चाल लावत जातो एका संपूर्ण ओळीला चाल लावत नाही साल चालवते अवघड ती कुणाला म्हणता येत नाही एवढंच होतं की ती त्या सिच्युएशनला शोभते आणि ऐकायला चांगली वाटते आणि गोड वाटते पण म्हणायला अवघड होते अशा तऱ्हेची ही वाटतात तर त्या पिक्चर जर टेम्पोप्रमाणे चाली करावं लागतात त्यामुळे त्यांची आणि यांची नाटकाच्या गाण्यां तुलना केली तर ते अगदी वेगळी पडतात गाणी नाटकाची गाणी जास्ती गे असतात आत्ताच तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा गावीची वाटतात तशी सिनेमाशी वाटत नाहीत हा फरक आहे आणि सुरुवातीचे जे सिनेमे होते हे पडद्यावर तर नाटकच होतं <coughs> आणि जे संगीतकार होते सर्व नाटकातले होते त्यामुळे साहजिक नाटकाचं पण ह्याला पहिला भेद देण्याचा प्रयत्न केला केशवराव भोळ्यांनी केशवराव भोळ्यांनी जुनं नाट्यसंगीत पाहिलेलं होतं परत त्याच्यामध्ये किती आणि कसं पाहिजे याची त्यांना पूर्ण कल्पना आलेली होती अंध्याची शाळेला त्यांनी संगीत ते भावगीतच दिलेली होती तर याचा पहिला प्रयत्न केशवराव भोळ्यांची जे संगीत आहे ते सर्व वेगळं कुंकू ग्या, अमृत मंथन ग्या, सर्व केशवराव भोळ्यांनी ह्याला सुरुवात केलेली आता याच्या पुढचं जे गीत आहे ते, ते गजाभाऊ बोलपट्यातलं एकोणीसशे चव्वेचाळीस सालातलं <coughs> त्याची कथा चम्वी बावडेकर आणि भावी नाडकर्णी यांनी लिहिलेली होती आणि त्याचे संवाद आणि पद्य शुक्लांचं होतं तर आता हे जे गाणं आहे ते धडाड धडाड धडाड हे गाणं गायलेलं आहे गावजेकर आणि बेबी आचरेकर सिच्युएशन अशी आहे की ब्रह्मदेशात त्यावेळेला त्या लढाई झाली होती आणि ब्रह्मदेशात निर्वासित पुष्कळ हिंदुस्थानात कलकत्त्याहून पळून आलेले होते काही कल, कल कलकत्त्यात राहिले काही पेरले गेले इकडे काही मुंबई पर्यंत आले म्हणजे कथानकातलं सांगतो मी खरं कुठं देवजाणे काय होत ते आणि असं एक निर्वासित खरोखर आमच्या कोल्हापूरमध्ये शालीनी सिनेटर मध्ये आला होता त्याचं नाव मी आता विसरलं काय होतं पण हिवाज ख्रिश्चन तो ख्रिश्चन ग्रस्त होता आणि तो आमच्याकडे नोकरीवर राहायचा कारण की तो टॅप डान्स करायचा तर विनायकराव मा होणारी मनुष्य होतं मास्टर विनायक तर मला म्हणलं डावतेकर टॅप डान्स शिकवणार आला आहे नोकरी मागतोय आपण त्याला नोकरी देऊया पण टॅप डान्स करणार कोण आत्ता विनायकराव म्हणलं आता ते त्यात आहे का मी स्वतः शिकतो बेबीला शिकूया आपण आम्ही दोघंदे टॅप डान्सर हो ठीक ठीक म्हणे मग आम्ही दोन तीन महिने त्याच्याकडे टॅप डान्स शिकलो बेबी आत्रेकर आणि मी मग आता त्या टॅप डान्सचा उपयोग करायचा कसा तर विनायकराने तो सीन असा एक लिहून घेतला की तो निर्वासित रेल्वेमधून गळ्यात बाज्याची पेटी अडकवून स्वतः गात त्या मुलीला गाववत दोघंजण डिबेट गात रेल्वेच्या डब्यात टॅप डान्स करीत करीत चाललेत असा एक सीन लिहून घेतला आणि त्या सीनसाठी केलेलं हे गाणं <फुण>। आणि <laughs> त्यात म त्यात इंग्लिश गाणं पण त्याच्या तोंडी टाकलं त्या टॅप डान्सरच्या ते गाणं पण इंग्लिशच्या पिक्चरमध्ये आहे मॅक्डॉव्याला लिटल फॉर्म है्या है्या हो हिया हि या हो असे शब्द येते मोस्ट पॉप्युलर ट्रॅडिशनल सॉंग येते ते पण या पिक्चरमध्ये गाण्यामध्ये वापरलेले आणखीन त्यांच्याबद्दल काही माहिती आहे ते आमच्याकडे म्युझिक स्टाफमध्ये पियाना वाजवायला म्हणून नोकरी लावते उत्तमपैकी पियाना वाजवायचे उत्तम गाणारे होते सिनेमामध्ये गायचे पुष्कळा मास्टर विनायकला प्लेबॅक द्यायचे आणि महाविनोदी ग्रस्त ग्रस्त होता स्वभावाच्या अतिशय विनोदी सदा हसत मुग होऊ दे असं म्हणजे जसं की उदाहरणार्थ आमच्या स्टाफ पैकी एक जण गेला होता अक्कलकोटला दर्शनाला महाराजांच्या तो आल्यानंतर मग म्युझिक हॉलमध्ये तो मनुष्य आला गप्पा उपा झाल्या मग वसंतरा म्हटलं काय हो अक्कलकोटला गेला जात ना हो मुळ येताना तुम्ही नुसता कोट घेऊन आला झटत म्हणजे अक्कल तिकडे ठेवली असा त्याचा अर्थ असे विनोद करणारा मनुष्य होता तो फार नेहमी कशाना कशा विनोद विनोदच करत राहायचा वगैरे आणि नाव झालं नाही त्यामुळे याचा पुढचा जो बोलपट आहे तो कारस्थान त्यानं मिळालेलं दुसऱ्या नाटकावरचा बोलपट हा सत्यजुगलाम नाटकावरती आधारलेला बोलपट हा सत्यजुगलाम नाटक ललित कलादर्शनी एकोणीशे बावीस साली आणला रंगभूमीवर ईश्वरराव <Santhera> भोसले गेल्यानंतरचं ललित कलेचं पहिलं नाटक ते संगीत तर त्यावेळेला हो की जे कंपनीमध्ये एक अशी होती की जी कंपनीची मालकी बापूराव पेंढारकर आणि नानासाहेब चाफेकरांकडे गेली तर साहजिक त्यांच्या कुटुंबियांची एक कल्पना अशी होती की हे नाट ही न कंपनीची मालकी आपल्याकडे येईल आणि ह्यांच्यानंतर यांचं आलं पहिलं नाटक ना तर सत्तेचं गुलाम तर जे सर्व लोक होते ते म्हणायचं सत्यचं गुलाम कसलं गुलामांची सत्ता आहे कंपनीवर तर त्या नाटकावरती कारस्थान बोलपट तळपद्यांनी काढला तर मला अजून त्याचा पोस्टर आठवतो कोल्नूर सिनेमावरती आहे की एक त्याच्यामध्ये लोगन होती ते मोर्चा निघालेला असतो तो, तो वसंत पवार म्हणून एक नट होता तर त्याच्या हातामध्ये तो झेंडा हाता वगैरे आणि घरात नाही घरगडी मग संसाराला कैसी गोडी वगैरे असे ते त्याचे पोस्टर्स होते तर ह्या कारस्थान बोलपटात एक होतं की सत्यचं कुलम नाटकातलं एकही एक पद त्याच्यात घेतलं मी त्याच्याकरता नवीन गाणी घेतली आणि ते प्रभाकर गुप्ते काही एक दोन गदी माडगोळकरांची पण होती त्याच्यात आणि दिव दिवाकर प्रभू कोणतरी प्रभू दिवाकर प्रभू बौधा अशी तिघांची ती गाणी होती हे जे काम वसंतराव जोगळेकरांनी एकोणीसशे साली काढलेलं बोलपट ह्याच्यातलं लताचं पहिलं गाणं हिंदी बोलपड्यातलं आहे त्याचप्रमाणे गजाभाऊच्या हिंदी आवृत्तीत लतानी हिंदी गाणं गायलेलं होतं तर ह्या आपवामी बद्दल थोडीशी हो। काही माहिती आहे प्रफुल्ल पिक्चर्स मुंबईला आणल्यानंतर कोल्हापुराहून विनायकरावांनी मंदिर नावाचं पिक्चर मला वाटतं सुरू केलं आणि काही लोकांना आम्हाला मुंबईला आणलं होतं काही नटनटी मी म्युझिक डायरेक्टर गाणारी मंडळी लता वगैरे हो आणि आम्हाला नानाशंकर शेठ मंदिरात एक देखील बिल्डिंग होती देवळा शेजारी तिथे त्या बिल्डिंगला पुष्कळ खोल्या होत्या प्रत्येकाला एक एक खोली दिली हो होती तिथे आम्ही राहत होतो आणि वसंतराव जोगळेकर जे होते ते प्र प्रफुल्लमधून फुटले फुटून बाहेर पडले आणि त्यांना स्वतंत्र एक पिक्चर मिळालं कोणीतरी लाल गोखले नावाचे प्रोड्युसर मिळाले आणि ते आपकी सेवामे ना नावाचं हो एक विनोदी पिक्चर सुरू केलं सटायर टाईप होतं रेशनिंगवरती गव्हर्नमेंटच्या ते हिंदी पिक्चरवर हो तो त्या त्या त्यात हिंदी गाणी मी घेते मोहम्मद मोहम्मद रफीची एक दोन तीन गाणी आहेत आणि त्यावेळेला वसुंधरा म्हटलं आपण लताकडनं हिंदी गाणी घेऊया म्हटलं काय हरकत नाही घेऊया तीन गाणी आम्ही लताची हिंदीमध्ये घेतलेली आहेत तर त्यात रोहिणी भाट्याने नृत्य केलेले आहे असे गाणं आहे पा लागू कर श्याम मोसे ना खेल होरी असं होरीचं गाणं आहे ते तर ते गाणं चांगलं झालं होतं पुष्कळ पॉप्युलर पण झालं होतं तर हिंदीमध्ये प्रथम लता गायली ते हे गाणं म्हणून ते त्याला नावाजलं जास्ती आवडत पाला गोकर ज्योती रे ही जी ठुमरी आहे ही ज्या शंकरशेठ मंदिराच्या आवारामध्ये प्रफुल्ल्याची मंडळी राहत होती लता राहत होती त्यावेळेला देवासे अमानत खा हे शास्त्रीय शिंग संगीत शिकवायला लताला येत असत आणि त्या शास्त्रीय संगीताबरोबर म्हणजे बंदिशी किंवा राग रागिणी याबरोबर त्यातल्या ठुमऱ्यादेखील ते शिकवत असत देखे बिना नाही चैन वगैरे आणि ते त्यांच्या ढंगाने वेगळ्याच होत्या सुंदर होत्या तर त्यावेळेला हे मी, मी जे आता म्हणतो आहे हे, हे कुणी सांगितलं वगैरे अशा मी ही सांगू शकणार नाही पण त्यावेळेला असं एक कानावर होत की दत्ता डावजेकर साहेब ज त्याला चाली देणार आहेत आणि त्यावेळेला ते ती ढोंगरीच होती ही आता बालागोकर जोरिरे ही डोंगरीच होती अमरनाथ खा शिकवत असत त्या देखील त्यांच्या त्याच्या देखील चार पाच डोंगऱ्या लता म्हणतच होती एक आठवले म्हणून तबल्याला होते त्याला अमरनाथ खा नेहमी आठवडे म्हणायचे तर आणि मग डावदेकर साहेबांनीच असं म्हटलं किमा लतानी आणि डावदेकर साहेबांनी जागा बाडणे देण या बोलपणा मी नंतर सांगतो की आत्ताच नुकतीच वटपौर्णिमा झाली शरद पवारांनी काय अनाउन्समेंट वगैरे केल्या काय अमुक तीस टक्के वगैरे सर्व ठीक आहे पण आजही दृश्य पाहायला असंच मिळतं की गौरीहार पूजीला भक्तीने अंतरी असाच लाभोपती साता जन्मांतरी शुभमंगल झाले आपुले शांता आपटे आणि जागाबाड्याने देणे पद्यरचना आप बाबुराव गोखले हे बाबुराव गोखले नट नाटककार संगीतकार आणि गायक आणि काव्यरचना या सर्वच बाबतीत हरवूनरी होते बाबुराव गोखले परत जाहिरातबाजी करण्यात फार चांगलं होतं की त्यांचं एक नाटक मला आठवतं वेगळं व्हायचं मला मी त्यांच्या पाचव्या का सहाव्या प्रयोगाला गेलो होतो थिएटरमध्ये शुकशुकाट होता तरी त्या सारखे त्याचे प्रयोग इतके सतत सतत लावत राहिले की शंभराव्या प्रयोगाला ज्या वेळेला मी गेलो होतो त्यावेळेला थिएटरमध्ये बसायला जागा नव्हते हो तर इतके प्रयोग लावले लोक नाटले ज्या अर्थी या नाटकाचे इतके प्रयोग होत आहेत त्या अर्थी ते नाटक चांगलं असलंच पाहिजे आणि लोक गर्दी करायला लागले त्या आता बापूराव गोखला अतिशय हरवणारे माणूस होते आणखीन काही माहिती पाहिजे बापूराव गोखले त्यांचे माहेराचा समोर गाव त्यांचं अतिशय गाजलेलं गाणं त्यांची पुष्कळ गाणी गाजले होते पुष्कळ गाजले, गाजले ते ह्याच्यानंतरच जागा भाड्याने देण्यात मधलं बोलपटातलं गाणं आहे हा एकोणपन्नास साली निघालेला बोलपट एक अफलातून बोलपट होता ते ज्यांनी पाहिला असेल ते सांगू शकतील ते अच्युत रानडे त्यांनी त्याची कथा पटकथा होती आणि संवाद परत बाबुराव गोखले आणि पुरुषोत्तम देशपांडे हे दोष हे दोघेही त्याचे संवादवाले होते पद्यरचना बाबूराव गोखलेंचे होते आणि काम करला राजन शांता आपते चिंतामंडराव चित्तरंजन कोलटकर सुनीता देशपांडे असे सर्व मोठमोठे लोक होते राजा पे, तर ह्या ह्याच्यातलं जागा मिळेल का हो शेजारी की जी त्या काळात जी परिस्थिती होती ती आजसुद्धा आहे आणि शेवटी म्हणजे जागा मिळवण्याकरता मग तुमची काय करायची तयारी आहे त्या त्याकरता बाबुरावने साठी टाकलेले सांभाळी ना, मुला ना हो मी मुला ना होऊन तुमाचा रामा धुणी भांडी थवा ठेवा मजवर कामा पडतो तुमच्या जागेशी घाला कि एक वॉर ज्यावेळेला होता त्यावेळेला सगळीकडे टू बी लेट टू बी लेट हिंदू कॉलनी सारख्या ठिकाणी जाहिराती होती ते भाड्याने देण आहे पण वॉर संपलं स्वातंत्र्य मिळायला फाळणी झाली आणि जागांचे भाव वाढले तीच आज ही ह्या गाण्याच्या बाबतीत परिस्थिती आहे तर ह्या ह्याच्यामध्ये साठी तुम्ही कशी काय हे केली मला अजिबात काही आठवत नाही याबाबतीत अजिबात काहीच काही म्हणजे काहीच आठवत नाही कारण मराठी सामाजिक बोलपटातले मला वाटत ही पहिली साठी असो विनोदी तर, तर जागा मिळाल्या का हो शेजारी पंडितराव नगर परत शेवटच्या त्यांचं काहीतरी वेगळेपण असत याच्यामध्ये त्यांनी साठी म्हटलेली आहे संदर्भात काही आपली आठवण हेबी आचरेकर म्हणजे अल्का आचरेकर पुढे तिने पंडितराव नगरकरांशी लग्न केलं कोण कोण अल्का बेबी आचरेकर ही उत्तम एक गायक होते त्यांची मुलगी त्यांचं आडणव मला आता आठवत नाही पुण्यामध्ये राहायचे नाही वेगळंच नाव होतं तर त्यांची मुलगी ही आणि ही मग प्रफुल्ल पिक्चर्समध्ये नोकरीला म्हणून आली एकोणीसशे त्रेचाळीस साली कोल्हापूरला आणि तोपर्यंत प्रफुल्लमध्ये होती नंतर ती मुंबईला आम्ही आल्यानंतर तिने नोकरी सोडली आणि बाबा जावळे म्हणून एक होता <coughs> राजर म्हणून त्याच्याशी लग्न केलं जवळजवळ दो चार पाच वर्षात एकत्र होते दोन मुली पण तिला आणि नंतर तिने पंडितराव नगरकरांशी लग्न केलं त्याच्यानंतर दोघे हे झाले वारले मला काही आठवत नाही फारसं त्याच्या नंतरच गीत आहे ते बेल बोलपड्यातलं एकोणीशे बावन सालातलं शांताराम माठोल्यांच काव्य आहे नका बोलू असे दूर दूर, दूर बसून आशा डावजेकरनी रचलेली आणि स्वरबद्ध केलेली काही भावगीत ऐकणार होत पण त्याच्या आधी मला त्यांना एक असं विचारायचं आहे कि अतिशय गाज तुझं स्वप्नी पाहिले रे गोपाळ किंवा थांबते मी रोज येथे किंवा तुफान तुफान फुला वगैरे लोकप्रिय झाली त्याच्या ध्वनीमुद्रिका इतक्या खपल्या तर तुम्हाला कंपनीकडनं काही रॉयल्टी वगैरे कि नाही एक गाणं लिहायचं चाल लावायची गाण्याला शिकवायचं आणि रेकॉर्ड करून द्यायचं मिळायचं पंधरा रुपये अशी त्यावेळेला एचएमची पद्धत होती आणि वसंतराव कामेरकर म्हणून तिथे एक ऑफिसर होते मराठी सेक्शनला म्युझिकला जी एन जोशी होते आणि वसंतराव कामेरकर तर जी एन जोशी ऑफिसमधलं काम म्हणजे क्लेरिकल आणि तिथे जे कोणी कंपनीत लोक येतील आर्टिस्ट त्यांची गाणी ऐकणं रेकॉर्ड करणं वगैरे वगैरे हे आणि कामेरकर बाहेरचं म्हणजे अमक्या गावी कोणी आर्टिस्ट आहे का त्या गावी कोण आहे त्या गावी अशा लोकांना गाठणं आणि त्यांना गाणं ऐकून त्यांचं रेकॉर्डिंग करणं हे सगळं काम वसंतराव कामेरकर करत असत असं त्या वेळेच एकंदरीत हे आहे मी विसरलो आपण कुठल्या विषयावर बोलवतो रॉयल्टी संबंधित मी सांगितलं ते, ते, ते, ते, ते, ते पंधरा एका, एका गाण्यामध्ये ह्याच्यानंतर लतानी गायलेला गेला कुठे बाईक आणची हिस्ट्री अशी कि कोल्हापूर जेव्हा आम्हाला विनायकराने मुंबईला आणलं आणि नाना शंकर शेठ मंदिरातल्या त्या वाड्यामध्ये ठेवलं तेव्हा एक दिवशी कामेरकर मला म्हणाल डावजेकर तू रिकामा आहेस तर काहीतरी गाणी आपण रेकॉर्ड करूयाचे म्हटलं करूया मग मी त्यांना काही मग लताच्याच पसंतीने चार एक गाणी निवडली त्याला तुला बाई चार गाणी सांग मी बसवतो हो तु। मग ते तुझं स्वप्नी पाहिलेलं गोपालायक बसवलं नंतर दिवाळीची दोन गाणी बसवली आली दिवाळी मंगलदाई नंतर भाऊ बिज्याला आला माझा राया आणि गेला कुठे बाई काना चार गणी बसवली आणि ती आम्ही रेकॉर्ड केली आणि ती गमत की आम्ही इच्मीत गेलो रेकॉर्डिंग संपवलं आणि संध्याकाळी तिथून निघालो फोर्टमधनं व्हिक्टोरिया केली आणि नाना चौका झालो व्हिक्टोरियाचं भाडं किती झालं असेल दीड रुपया ही गोष्ट लक्षात लागणार की काय <laughs> काय मलाच द्यावं लागलं ला काय करा <laughs> <laughs> त्याच्यानंतरच त्याच्यानंतरच भावगीत आशा बाईंचा आवाज कोणी बाई गुणगुण आहे डावजेकरांचे शब्द आणि त्यांचं संगीत याची आपण भावगीत काही ऐकतो त्याच्यामधलं पुढचं गाणं जे आहे ते ललिता देऊळकरांनी गायलेलं आहे तुफान तुफान म्हणून तर हे गाणं आम्ही यंग इंडिया रेकॉर्डवरती आम्हाला सापडलेलं आहे आणि आमच्या रेकॉर्ड कलेक्टर्समध्ये यंग इंडियाचे रेकॉर्ड म्हणजे एकदम खराब कारण ते फार खराब खराब गायचे ज्यामध्ये असं ग गोंगाटवर ऐकू येतो तर तुम्हाला प्रश्न विचारला की यंग इंडियाचं रेकॉर्डिंग त्या काळामध्ये कुठे होत असते आणि म्हणजे एच त्यांचं काही त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं का कारण यंग इंडिया आम्ही फक्त एवढंच ऐकलं की शांताराम बापूंची याच्या मागे प्रेरणा होती आणि कंपनी फार थोडा वेळ जपानी सहकार्याने चालवते म्हणून ती मेडोस्ट्रीटला कंपनी होती यंग इंडिया ग्रामाफन कंपनी लिमिटेड म्हणून मेडोस्ट्रीटला एक लाकडी बिल्डिंग आहे तीन मजली तर तिसऱ्या मजल्यावरती स्टुडिओ आणि ऑफिस होतं त्याचं आणि बाबूराव मालपेकर नावाचे ग्रस्त मॅनेजर होते आणि रेकॉर्डीस सगळे गुजराती बहुतेक लोक तिथे रेकॉर्डिस होते वी शांतरानंतर थोडा हा स्वतः आर्थिक त्याच्यामध्ये मदतीला वगैरे पण एकंदरीत काय की रेकॉर्डिंग सिस्टीम आणि रेकॉर्ड प्रोसेसिंग तर रेकॉर्डिंग केल्यानंतर जी आपण प्रोसेस करतो बाजारात रेकॉर्ड आणण्यासाठी ती चांगली नव्हती त्यामुळे जसं की सध्या स्वस्त ती कॅसेट आपण विकत घेतली दहा रुपयाची दोन चार वेळा वाजवलं की सगळा भुगा निघतो तिचा गा ऐकू येत नाही तसं त्यावेळेला त्या रेकॉर्डचा किस निघायचा ग्रामपंचायत पिनमुळे आणि रेकॉर्ड फेकून द्यावे द्यावे मटेरियल चांगलं नव्हतं त्यावेळेस पण त्यांनी म्हणजे बिझिनेस ॲज अ फॅक्ट त्यांनी पुष्कळ चांगला बिझनेस केला यंग इंडियाने म्हणजे एच एम एला त्यावेळेला हादरून सोडलं सोडलं होतं मोठमोठ्या हिंदी पिक्चर्सची आणि मराठी पिक्चर्सची नेहमी सगळी कॉन्टॅक्ट्स करून त्यांची गाणी करणं रेकॉर्ड सेल करणं वगैरे खूपच पुढे आलेली कंपनी होती तर पुढे काही काळ माझ्या आयुष्यामध्ये असं झालं की चव्वेचाळीस साली आम्ही मुंबईला आल्यानंतर जेव्हा मी सोडलं कारण त्यांनी डी पी कोरगावकरांना म्युझिक डायरेक्टर म्हणून घेतलं आणि मला राग आला आणि मी नोकरी सोडली तर मला काही उद्योग नाही तर बाबूराव मालपेकर मला म्हटलं डावलेकर तुला मी राहायला जागा देतो तो आमच्या कंपनीत का काम कर मग त्यांनी त्या मेडो स्ट्रीटमधल्या यंग इंडिया ग्राम फंपनीच्या तिसऱ्या मधल्यावर रेकॉर्डिंग स्टुडिओच्या मागच्या बाजूला अशी एक लाकडी आडवी मोठी भिंत घातली लाकडाची आणि त्याचं एक रूम केली त्याची आणि मला तिथे राहायला त्यांनी जागा केली आणि तिथे मी राहून याच पद्धतीवर करायचं की गाणं मिस लिहायचं आर्टिस्ट शोधून आणायचा त्यांना गाणं शिकवायचं रेकॉर्ड करायचं आणि पंधरा रुपये घेऊन गप्पा भारायचं अशा तऱ्हेने तिथे पण मी दिवस काढलेले सांगायचं तात्पर्य क्वालिटी त्यांची मालाची चांगली नसल्यामुळे ती कंपनी चालू शकली नाही पुढे ते तुफान तुफान गाणं आपण ऐकूया त्याच्यानंतरची दोन गाणी आपण पाठोपाठ ऐकणार आहोत पहिला हे मणिकोर्मानी गायलेलं जुलबिलय मला आता सांग आणि त्याच्या पाठोपाठ लताबाईंच आली दिवाळी मंगलदा आठवणी अशा काही नाही आम्ही पुण्यात राहणारेच मी पुण्यात राहणार आणि माणिकही पुण्यात राहायचे शनीच्या पारासमोर एक तीन मजली बिल्डिंग होती तिथे तिसऱ्या मजल्यावरती हिराबाई म्हणून राहायचे त्यांची मुलगी माणिक शाळेमध्ये शिकवती नंतर कॉलेजमध्ये गेली बी ए झाली हुशार मुलगी तर ती जेव्हा शाळेमध्ये होती त्यावेळेला सुरेश बाबू माने म्हणून जे होते हिराबाई बळोदेकरांचे बंधू त्यांची माझी दोस्ती फार होती दोस्ती आता ते वयाने मोठे मी लहान मुलगा होतो पण मला त्यांच्यावर प्रेम भयंकर असायचं तर जिथे जिथे सुरेश बाबू जात असत तिथे जिथे मी त्यांच्याबरोबर जायचा आणि त्यावेळेला सुरेश बाबू माणिकला क्लासिकल गाणं शिकवायला जायचं घरी तर मी पुष्काळ जायचं होतं त्यामुळे ता माणिकची माझी ओळख झाली तेवढ्याच कुठून तरी वसंतराव कामेरकर कोणाला आले हिचे मीचे आणि मला म्हंटले अरे डावजेकर कोणी आर्टिस्ट असताना बघ आपण रेकॉर्डिंग करू म्हंटल आहे बा एक माणिक म्हणून मुलगी छान गाते तिची गाणी करावी मग ठरलं मग त्यांनी आम्हाला वसंतरावनी मुंबईला नेलं माणिक आणि मी दोघे आम्ही मुंबईला आलो आणि बनाम हॉल लेनच्या कोपऱ्यावरती जिथं ते केळकर हॉटेल जळालाय तिथे त्या कोपऱ्यावरती तिथे एक बिल्डिंग होती तिच्या पहिल्या माळ्यावरती हिचंनी सोय केली होती की परगावाचे जे आर्टिस्ट येतात कलाकार त्यांना राहायची सोय ती सतरा दिवस राहून चार पाच दिवस राहून रेकॉर्डिंग करून ते परत जाईपर्यंत तिथे आम्ही उतरलो आणि तिथे माणिक आणि मी जवळजवळ पाच सहा दिवस राहिलो आणि सहा गाणी प्रभाकर गणेश गुप्ते म्हणून एक लेखक होते कवी ते मौजमध्ये संपादक होते त्यावेळी त्यांच्याकडून सहा गाणी घेतली आणि चाली ती गाणी माणिकची रेकॉर्ड केली ते मानिक माणिकच्या आयुष्यातचं पहिलं रेकॉर्डिंगवा ये तिमेरा शांतवाया वगैरे आणि शांत जमला पहा बनी व्रज बाला ते एक होतं अशी सहा गाणी एकंदरीत केली होती त्या शेवटचे गाणं आता जे आहेत ते आणि डावजेकरांचं संगीतबद्दल केलं माधव जुलैनांची आई जी कविता आहे त्या पण मला वाटतं दोन तीन त्याच्या वर्षांच ऐकलेल्या आहेत पण ही लताबाईंच्या आवाजातली अगदी वेगळ्या प्रकारची चाल आणि माझं बाळ्या बोलपाटातलं या चालीविषयी आपल्याला काही बोलायचं आहे का नाही गमत काय झालं की माझा जुलियन यांची आई ही कविता तीन माणसांनी ग्रस्तांनी म्युझिक डायरेक्टरने म्हणा चालीलापासून प्रसिद्ध केलेली आहे एक तर माझी चाल आहे माझं बाळ बोल, बोल केलेली दुसरी वाटवे पुण्याच्या मी वाटवेचा तबल्ली असल्या कारणानं आम्ही जेव्हा पुण्यामध्ये जे कार्यक्रम करायचं त्यावेळेला वाटवेने एक चाल लावलेली होती ती वेगळीच होती आणि तिसरी वसंत प्रभूने लावलेली चाल जी लता गाते स्वतःची रेकॉर्ड आहे ती अशा तीन तऱ्हेच्या चाली आहेत <coughs> तर ह्याच्यात काय झालं की माझी जी चाल आहे ती आणि वाटवेची चाल याच्यात बरंच सुरुवातीला थोडंसं साम्य आहे एक दोन कडव्यापर्यंत पण हे चाल एकदम वेगळी झालेली आहे सिनेमा टेक्निकप्रमाणे मूडप्रमाणे गेलेली आहे अशी भावगीतासारखी ती असते रिप्युटेशन नाही याच्यातच बाकी काही विशेष सांगणं नाही हवं होतं तर हे गाणं दोन भागामध्ये म्हणजे सेवन टीड आर दोन बाजूनं हे गाणं आहे आणि हे ऐकण्यापूर्वी एक डावदेकरांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन एक पैलू जो पुष्कळ लोकांना करा हे ठाऊक नसेल तो सांगायचा म्हणजे की चित्रपट संगीत देण्याबरोबरच ते अतिशय उत्तम इन्स्ट्रुमेंट्स बनवण्यामध्ये अतिशय वाकफगार आहेत त्यांनी इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स वेगळ्या प्रकारची की ज्यावेळेला हे कॅसिओ वगैरे हो भानगडी नव्हत्या त्यावेळेला तानपुरा वेगळ्या प्रकारचे रिदम बॉक्सेस असं करून मोठ्या प्रमाणावरती त्याचं मला वाटतं मुलांनी त्यांच्या उत्पादन पण करून वे विक्रीला आणलं आणि अलीकडे मी त्यांच्या घरी गेला असताना त्यातला एक मला लाभ झाला की त्या एक छान त्यांच्याकडे अँम्प्लिफायर त्यांनी स्वतः बनवला होता ते म्हणाला हा मला काढायचा आहे तर मी तो घेऊन गेलो आणि मी आठवड्यावर ऐकतो आहे अप्रतिम ते बनवलेलं आहे की अगदी अक्षरशः प्रोफेशनल इन्स्ट्रुमेंट त्याच्यापुढे पिकं पडेल असं होतं आमच्यासारे बनवलं आहे आणि दुसरी एक वैयक्तिक आठवण सांगायची अशी की गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेव्हा आपण इथे कार्यक्रम केला आणि सात संगीतकारांना इथं बोलवलं होतं त्यावेळे मला वाटतं हा हॉल इतका भरला होता की नऊ वाजेपर्यंत जवळजवळ कार्यक्रम चालला होता आणि सगळे इथे आपण बसायला खाली हे घातलं होतं बसकं घातलं बसले होते आणि दावदेकर स्वत सुधीर फडके सगळे संगीतकार चार वाजता असा कार्यक्रम नऊ वाजून बसून होते आम्ही त्यांना विचारायचं की बुवा तुमची गाणी आम्ही आगोदर घेतो तुम्ही दमला असाल थकला असाल तुम्ही विश्रांती जाऊन सुधीर फडके तर गीत रामाण्याचा कार्यक्रम करून आले होते आणि झोपले नव्हते पण ते म्हटले मला अशी संधी पुन्हा मिळणार नाही इतकी सगळी गॅलक्सी एका स्टेजवरती बसलेली आहे आणि सांगायचं म्हणजे की कार्यक्रम झाला सगळे श्रोते पांगले सगळे संगीतकार त्यांची व्यवस्था केले त्याप्रमाणे आपापल्या घरी जाऊन त्यांची व्यवस्थित गेले पण डावजेकर शेवटपर्यंत दुसऱ्या वेळेला ज्या वेळेला मी डावजेकरांकडे गेलो तो मी आणि चानवणकर त्यावेळेला त्यांनी आमच्याकडे काही रेकॉर्ड काढून ठेवल्या त्या म्हणजे ह्या रेकॉर्ड तुम्ही न्यायच्यात ज्या जुन्या होत्या त्याने मला दिल्या म्हणजे तुमच्या उपयोगाच्या आणि ज्या नवीन सिनेमातल्या वगैरे काही होत्या त्या त्यांना दिल्या तर मी नंतर घरी जाऊन पाहिली तर एक रेकॉर्ड त्याच्यातली प्यारासाहेबाची होती आणि ती माझ्याकडे नव्हती इतकी ती दुर्मळ रेकॉर्ड ती होती परदेशी संय म्हणजे ज्याच्यावरती मानापान नाटकत पद आहे धनराशी जाता मुडापाशी तर अशा काही रेकॉर्ड्स म्हणजे त्यांच्याकडे होत्या त्याने आम आम्हाला त्या दिल्या त्यांनी माझ्याकडे जो कठ्ठा दिला त्यामध्ये एक दुर्मिळ रेकॉर्ड मला असे सापडले आता मला शब्द माहिती नाहीत पण त्यामध्ये मुकेश आणि तलत मेमोनी डुएट म्हणून हिंदी जमला मध्ये प्रशिक्षण काय होतं गाण्याला चाल लावतो विचार करता करता त्या मूडमध्ये नॅचरली मनुष्य जातो म्हणजे समजा हिंदी चाल लावायची तर हिंदी मूडमध्ये आणि माझं बरेचसं दहा बारा वर्षाचं आयुष्य हिंदी से सिनेसृष्टीत से गेलेलं आहे एकोणीसशे पंचावन्न म्हणजे पाच पाच पंचावन्न अशी तारीख लक्षात आहे पाच मे एकोणीशे पंचावन्न रोजी श्रीरामचंद्रांच्या बरोबर आम्ही मद्रासला गेलो जेमिनीकडे दोन महिने तिकडे राहिलं होतं म्हणजे वीस म्युझिशियन्स दहा कोर्सची मुलं दहा कोर्सच्या मुली दोघे असिस्टंट त्यातला मी एक आणि सी रामचंद्र आणि रायटर तर असा हिंदी लोकांच्यात आमचा सहवास घेल्या कारणानं एकोणीसशे एकसष्ट पर्यंत मी त्यांच्याकडे होतो आणि एकोणीसशे सालपासून म्हणजे काली टोपी लाल रुमाल या पिक्चरपासून चित्रूपकडे पण होतो आणि चित्रपथकडे माझं काम प्रत्येक पिक्चरचं बॅकग्राऊंड म्युझिक मी करायचं तर अशा तऱ्हेने हिंदी लोकांच्या सहवासात राहून मग हिंदी चाली कशा करायच्या हे पण माझ्या लक्षात द्यायला लागलं आणि मला फार सोपं वाटायला लागलं हिंदी चाली करायला आणि मराठीत आपली मातृभाषा असल्या कारणानं आणि माझा जरा म्हणजे संस्कृत म्हणा किंवा उच्च मराठी भाषा आपली याचा अभ्यास चांगला आहे तर सांगायला शरमती करू नये स्वतःची पण सांगतो आणि तिसरी तुम्ही म्हणता ती म्हणजे कुठली भावगीताची तिसरा प्रकार कुठला म्हणावा हा सुरुवातीची गाणी ती म्हणजे एक्सपिरियन्स येत येत चालला होता ना चालेल लावायचा म्हणून तेवढी काही चांगली झालेली नसतील त्या पुष्क्या वेळा असा होत की गाण्यांच्या ओळींच्या मध्ये जे म्युझिक दिलं जातं ना त्या म्युझिकचा सेन्स जो आहे जो डायरेक्टरच्या नीट लक्षात आला तर त्याप्रमाणे टेकिंग जर केलं तरच त्याचा उपयोग होतो नाही आता ते वाया जातं असं पुष्काळ होतं आणि मग ते गाण्याला मारक ठरतं असं पुष्काळ होतं पण नंतर हळूहळू माणसाची प्रगती हळूहळूच होत असते एकदम काय कोण एकदम हा फर्स्ट क्लास असा उत्तम कंपोजर होऊ शकत नाही त्याप्रमाणे आमचं झालं असावं <laughs> पी एलने त्यांचं एकाच वाक्यात वर्णन केलेलं आहे ही जिनियस अंते ते खरच आहे की आपण एवढी गाणी अठ्ठावीस जवळ ऐकली त्या प्रत्येक गाण्यामध्ये साधारण नाहीये वेगवेगळ्या प्रमाणात प्रत्येक गाण्यामध्ये आपल्याला सापडतो